वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग बारावा त्या रावण भवनाच्या मध्ये थांबून मग तो सीतेच्या दर्शनाकरता उत्सुक झालेला लतागृहे चित्रगृहे निशागृहे पाण्याकरता गेला पण तीच रूप सुंदरी त्याला दिसली नाही मग महाकपी विचार करू लागला रघुनंदनाची प्रिया मला कुठेही दिसली नाही इतके मी शोधले तरी मैथिली कुठे दृष्टीस पडली नाही त्याअर्थी सीतेने प्राण धारण केले न केले नसले पाहिजे ती स्वतःचे शील जपण्यास तत्पर असणारी सती बाला राक्षसांच्या या अत्यंत दुष्टकर्मी मुख्याने ती श्रेष्ठ आर्यमार्गावर स्थिर आहे असे बघून तिला मारली नसेल किंवा विद्रूप विक्रम क्रांतीहीन भले मोठ्या तोंडाच्या लांबट आणि विरूप डोळ्या असलेल्या या राक्षस राजाच्या बायकाना बघून भयाने ते जनक कन्या मेली नसेल सीतेला न भेटता पौरुषाचे फल न लाभता आणि वानरांच्यासह दीर्घकाळ घालवल्यावर सुग्रीवाच्या जवळ जाण्याला मला वावस नाही तो वानर भयंकर शिक्षा करणारा आणि बलवान आहे सगळे अंतपूर पाहिले राक्षस स्त्रिया पाहिल्या पण साध्वी सीता कुठे दिसली नाही माझे श्रम वाया गेले मी परत गेल्यावर सोबतचे सगळे वानर मला काय म्हणतील वीरा तिकडे जाऊन तू काय गेलेस ते आम्हाला सांग असे ते म्हणतील तेव्हा ते जानकीला न पाहता मी त्यांना काय सांगणार काळ निघून गेल्यामुळे आता प्रायोपेशनच निश्चित समुद्र पार करून गेल्यावर मला वृद्ध जांबवान आणि तो अंगज आणि ते जमलेले वानर काय म्हणतील छेछे निराशेला बड़ी न पडणे हेच यशाचे मूळ आहे ते श्रेष्ठ सुख आहे जेथे आत्तापर्यंत शोध घेतला नाही तेथे ते मी आणखी शोध करीन सदोदीत अनैराश्य हेच सर्व हेतू साधणारा प्रेरक असते प्राणी मात्र जे काही कर्म करतो ते त्यानेच सफल होत असते म्हणून निराशा सोडून मी उत्तम प्रयत्न करीन आणि रावण राज्य करीत असलेले मी न पाहिलेले भाग मी शोधीन मी पान शाळा पानशाळा पहिल्या पुष्पगृहे चित्रशाळा आणि क्रीडागृहे पण शोधली अंतपुराच्या मधले रस्ते सातमधली इमारती ही सर्व बाजूनी शोधल्या आहेत असा विचार करून त्याने आणखी शोध घेण्याला प्रारंभ केला भुयारे देवगृहे घरांचे उंचीवरचे मजलेसुद्धा वर चढून आणि खाली उतरून थांबवून कोठे पुन्हा जाऊन असे शोधले द्वारे उघडून झडपा मोडून आत शिरून बाहेर पडून खाली जाऊन वर चढून अशा सर्व मोकळ्या जागा तो महाकपी फिरला रावणाच्या अंतपुरातील चार आंघोळीसुद्धा मोकळी जागा अशी राहिली नाही की जेथे तो वानर गेला नाही तटातटामधल्या गल्ल्या देवालयात असणारा यज्ञवेदिका खड्डे पुष्करणी सर्व सर्व त्याने पाहिले तेथे त्याला विविध आकारांच्या विरूप विक्राळ अशा राक्षसीस दिसल्या जनककन्या काही दिसली नाही राक्षस राजाने त्रास देऊन बळजोरीने पळून आणलेल्या नागकन्या हनुमानाने बहित्या पण जनककन्या तेथे त्याला दिसली नाही तिला पाहत इतर सुंदर स्त्रिया पाहून महाबहू वायुपुत्र हनुमानाच्या मनात विषाद उत्पन्न झाला वानाश्रेष्ठांचा प्रयत्न आणि सागरावरचे उड्डाण व्यर्थ झालेले पाहून त्या वायुपुत्राच्या मनात पुन्हा चिंता उत्पन्न झाली तो उंच इमारतीतून खाली उतरला त्या वायुपुत्र हनुमंताचे मन शोकाने व्याकुळ होऊन त्याला चिंता वाटू लागली सुंदरकांडाचा बारावा सर्ग समाप्त